तिसरा, अध्याय दुसरा, भगवंत बालिलांसे उद्धवाने केलेले श्री इति श्रीशुक उवाच इगवतपृष्ट क्षत्रावाश्रया प्रवक्त नोत्सेह ओत्के आस्मा हो ओम श्रीपरमात्मने श्री शुकदेव म्हणाले जेवा विदुराने परमभक्त उद्धवाला अशा प्रकारे त्याच्या प्रियतम श्रीकृष्णासंबंधी विचारले तेव्हा त्याला आपल्या स्वामींची आठवण झाली आणि त्यामुळे त्याचे हृदय उचंबळून आल्याने तो काहीच उत्तर देऊ शकला नाही जेव्हा उद्धव पाच वर्षाचा होता तेव्हा बालपणी खेळतानाही श्रीकृष्णाची मूर्ती करून तिच्या पूजेत इतका तन्मय होत असे की न्याहारीच्यासाठी आईने बोलावले तरी तो येत नसे तोच आता पुष्कळ वर्षे त्यांच्या सेवेत राहून म्हातारा झाला होता म्हणून विदुराने विचारल्यावर आपल्या प्रियप्रभूंच्या चरणकमलांच्या स्मरणाने तो व्याकुळ झाला अशा स्थितीत तो कसे उत्तर देऊ शकणार तो दोन घटका काहीच बोलू शकला नाही नंतर श्रीकृष्णांच्या चरणारविंद मकरंद सुधापानाने तीव्र भक्तियुगात बुडून जाऊन तो आनंदमग्न झाला त्याच्या शरीरावर रोमांच दाटून आले आणि अर्धोन्मील नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या अशा प्रकारे उद्धवाला प्रेम प्रवाहात प्रवाहातबडून गेलेला पाहून विदुराने त्याचे जीवन कृतकृत्य कुणत मानले हळूहळू जेव्हा उद्धव भगवंतांच्या प्रेमधामातून पुन्हा या लोकात आला तेव्हा त्याने आपले डोळे पुसले आणि भगवंतांच्या लिलांच्या स्मरणाने आश्चर्यचकित होऊन तो विदुराला म्हणाला उद्धव म्हणाला श्री कृष्ण रूप सूर्य अस्ताला गेल्याने आमच्या घरांना काल अजगराने गिळून टाकले आहे आमची घरे ओसाट झाली आहे आता मी त्याचे काय कुशल सांगू अहो हा मनुष्य लोक केवढा अभागी आणि त्यातून यादव तर अतिशय भाग्यहीन आहेत जे नेहमी श्रीकृष्णांच्या बरोबर राहूनही त्यांना ओळखू शकले नाहीत जसे अमृतमय चंद्राला समुद्रात राहात असतानाही मासे ओळखू शकले नाहीत यादव लोक तर मनातील भाव ओळखणारे मोठे समजूतदार आणि भगवंतांच्या बरोबर एकाच ठिकाणी राहून त्यांच्याबरोबर व्यवहार करणारे होते तरी सुद्धा ते सर्वजण समस्त विश्वाचे आश्रय सर्वांतरे सर्वांतर्या मी श्रीकृष्णाना एक श्रेष्ठ यादवच समजले परंतु भगवंतांच्या मायेने मोहित झालेले हे यादव आणि भगवंतांची विनाकारण वैर्य करणारे शिशुपाल इत्यादी त्यांची अवहेलना आणि निंदायुक्त भाषणाने भगवंत हेच ज्यांचे प्राण आहेत त्या महात्म्यांची बुद्धी कधी विचलित होत नाही ज्यांनी कधी तप केले नाही त्या लोकांना सुद्धा इतके दिवस दर्शन देऊन आता त्यांची दर्शन इच्छा तृप्त न करताच ते भगवान श्रीकृष्ण आपल्या श्रीविग्रहाला लपवून अंतर्धान पावले आणि अशा प्रकारे भगवंतानी त्यांचेच डोळेच जणू काढून घेतले आहेत भगवंतांनी आपल्या योगमायेचा प्रभाव दाखविण्यासाठी मानवी लिलांसाठी योग्य असे जे रूप घेतले होते ते इतके सुंदर होते की हे संपूर्ण जग तर मोहित झाले होतेच परंतु ते स्वतःही आश्चर्यचकित होत होते त्या रुपामध्ये सौभाग्य आणि सुंदरतेची पराकाष्ठा झाली होती त्यांच्या अंगावरील आभूषणे त्यांच्या सौंदर्यामुळे विभूषित झाली होती धर्मराज युधिष्ठिराच्या राजसूई यज्ञाच्या वेळी जेव्हा भगवंतांच्या त्या नयन मनोहर रूपावर लोकांची दृष्टी गेली तेव्हा त्रैलोक्यातील लोकांना असेच वाटले की सध्याच्या मानवसृष्टीच्या रचनेमध्ये विधात जेवढी चतुर्वाई आहे ती सर्व या रुपात पूर्णतः उतरली आहे त्यांच्या प्रेम हास्य विनोद आणि लीलेने पाहण्याने सम्मानित व्रजबालांच्या नज़रा त्यांच्यावरच खेळून राहत असत आणि त्यांचे चित्त असे तल्लीन होऊन जात की त्या घरातील कामधंदा अर्धवट सोडून पुतळ्याप्रमाणे उभ्या राहत असाचर जगत आणि प्रकृतीचे स्वामी असलेल्या भगवंतानी जेव्हा असे पाहिले की शांत स्वभावाच्या महात्म्यांना आपल्याच घरु रूपात असलेल्या असुरांकडून पीडा होत आहे तेव्हा ते करुणेने द्रवले आणि अजन्मा असूनही बलरामासह लाकडातील अग्नीप्रमाणे प्रकट झाले अजन्मा वसुदेवाच्या घरी जन्म घेण्याची लिला करणे सर्वांना अभय देणारे असूनही जणू काही भीतीने व्रजवनात जाऊन लपून बसणे आणि अतुल पराक्रमी असूनही काल्यवनाच्या समोर मथुरा नगरी सोडून पळून जाणे या भगवंतांच्या लील आठवून मला काही सुचे होत आहे देवकी वसुदेवांना नमस्कार करून श्रीकृष्ण म्हणाले होते तात माते कंसाचे मुठे भय असल्या कारणाने मी आपली सेवा करू शकलो नाही या माझ्या अपराधाकडे आपण लक्ष न देता माझ्यावर प्रसन्न असावे श्रीकृष्णांचे हे शब्द जेव्हा आठवतात तेव्हा आजही माझे चित्ते व्याकुळ होते कालरूप असलेल्या ज्यांनी आपल्या केवळ भुवया वाकड्या करून पृथ्वीवरील सर्व भार नष्ट केला त्या श्रीकृष्णांच्या चरण कमला परागाचा सुगंध घेतलेला कोण त्यांना विसरू शकेल आपण सर्वांनी राजसूई यज्ञाच्या वेळी प्रत्यक्षच पाहिले की श्रीकृष्णांचा द्वेष करणाऱ्या शिशुपाला कशी गती प्राप्त झाली की जी योगी कठोर योग साधना करून प्राप्त करू इच्छितात त्या श्रीकृष्णांचा वीर कोणाला बरे सहन होईल शिशुपालाप्रमाणे महाभारत युद्धामध्ये ज्या शत्रुपक्षाच्या योद्ध्यांनी आपल्या डोळ्यांनी नयनाभिराम श्रीकृष्णांच्या मुखकमलाचे अवलोकन करीत अर्जुनाच्या बाणांनी घायळ होऊन प्राणत्याग केला ते सर्वजण पवित्र होऊन भगवंतांच्या परमधामाला प्राप्त झाले स्वतः भगवान श्रीकृष्ण तिन्ही लोकांचे अधिपती आहेत त्यांच्या बरोबरीचा सुद्धा कोणी नाही तर त्यांच्यापेक्षा मोठा कोण असू शकेल ते आपल्या स्वतःसुद्धा ऐश्वर्याने नेहमीच पूर्णकाम आहेत तरीही इंद्रादी लो, पूर्वीपासूनचे लोकपाल अनेक प्रकारच्या भेटवस्तू देऊन आपल्या मुकुटांच्या पुढील टोकाने त्यांच्या पाय ठेवण्याच्या आसनाला प्रणाम करतात विदुरा तेच भगवान श्रीकृष्ण राजसिंहासनावर बसलेल्या उग्रसेन महाराजांच्या समोर नम्रपणे उभे राहून म्हणत असत की महाराज आमची प्रार्थना आहे का हा त्यांचा सेवाविनम्र भाव आठवून आमच्यासारख्या सेवकांचे से चित्त अत्यंत व्यथित होत आहे पापिणी पूतनेने आपल्या स्तरांना हलाहल विष लावून श्रीकृष्णांना मारण्याच्या हेतूने त्यांना दूत पाडले होते तिलाही ही भगवंताने दाईस मिळण्याजोगी गति दिली अशा त्या श्रीकृष्णांच्या व्यतिरिक्त दुसरा कोण दयाळू आहे ज्याला आम्ही शरण जावे मी असुरांना सुद्धा भगवंतांचे भक्त समजतो कारण वैरभाव मनात असल्याने क्रोधामुळे त्यांचे चित्त नेहमी श्रीकृष्णांकडे लागलेले असे रणभूमीवर सुदर्शन चक्रधारी भगवंतांना खांद्यावर घेऊन आपल्याकडे झेपवणाऱ्या गुरुडाचे त्यांना दर्शन होत असे ब्रह्मदेवानी प्रार्थना केल्यावर पृथ्वीवरील भार नाहीसा करून तिला सुखी करण्यासाठी भगवंताने कंसाच्या कारागृहात वसुदेव देवकीच्या पोटी अवतार घेतला कंसाच्या भीतीने जेव्हा पिता वसुदेवांनी त्यांना नंदबाबांच्या गोगुळामध्ये नेऊन पोचवले तेव्हा तेथे ते बलरामांसह अकरा वर्षे आपले ते गुप्त ठेवून राहिले जमुनेच्या उपमनातील हिरव्यागार वृक्षांवर कलकलाट करणाऱ्या पक्ष्यांच्या झुंडीच्या झुंडी राहतात तेथे श्रीकृष्णांनी वासरांना चारून गोप बालकांच्या समवेत विहार केला होता व्रजवासियांचे लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी ते अनेक बाल करीत कधी रडवेले होत कधी हसत तर कधी सिंहाच्या छाव्याप्रमाणे मंत्रमुग्ध दृष्टीने पाहत असत पांढरे शुभ्र बैल आणि निरनिराळ्या रंगाच्या गायींना चारता चारता ते आपले साथीदार गोप बालकांची बासरी वाजून करमणूक करीत असोत याच काळात त्यांना मारण्यासाठी जेव्हा कंसाने पुष्कळसे मायावी आणि इच्छेनुरपर् धारण करणारे राक्षस पाठवले तेव्हा त्यांना भगवंतांनी लहान मुलांनी खेळणी मोडावी त्याप्रमाणे सहज मारले यमुनेचे विषमिश्रित पाणी प्याल्यामुळे मेलेले गोप बालक आणि गाई यांना जिवंत केले कालियाला निजेष्ठ केले आणि कालिया डोहाचे पाणी विश्रहित करून ते पिण्यायोग्य केले अपारधनाचा सुयोग्य उपयोग करण्याच्या हेतूने भगवान श्रीकृष्णांनी श्रेष्ठ ब्राह्मणांच्या द्वारा नंदबाबा करावी गोवर्धन पर्वताची पूजेच्या रुपाने गोयज्ञ करविला हे महाभाग इंद्र यज्ञ न केल्यामुळे आपला मानभंग झाल्याचे पाहून इंद्राने रागावून गोकुळाचा नाश करण्यासाठी मुसळधार पाऊस पाडाव्यास सुरुवात केली तेव्हा भगवंतांना करुणा येऊन त्याने लिलेने क्षत्रीप्रमाणे गोवर्धन पर्वत उचलला आणि व्रजाते रक्षण केले शरद दुतीतील चांदणे जेव्हा सर्व वृंदावनावर पसरत असे तेव्हा श्रीकृष्ण त्या चांदण्याचा आदर करून मधुर गाणे गात आणि फेर धरलेल्या गोपींची शोभा वाढवीत त्यांच्याबरोबर रासक्रीडा करीत शरच्छशी मुष्ट मानयन रजनी मुख् गायपदम रेमें स्त्रीण मंडल मंडन श्रीमद्भागवते महाप्राणे पारंस्या संहितायां तृतीय स्कंधे विदुद्धव संवा द्वितय श्रीकृष्णस्त